अध्याय चौथा दक्षाकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव राजाने विचारले भगवंत आपण थोडक्यात स्वयंभूव मनवंतरामध्ये देव असुर मनुष्य साप आणि पशुपक्षी यांची सृष्टी कशी झाली हे सांगितले परमकारण भगवानांनी आपल्या ज्या शक्तीने ज्या प्रकारे त्यांच्या नंतरची सृष्टीरचना केली ती विस्ताराने जाणून घेण्याची माझी इच्छा आहे सुत म्हणतात शवनकादी ऋषींनो महायोगी व्यासनंदन श्री शुकदेवांनी हा सुंदर प्रश्न ऐकून त्याचे अभिनंदन केले आणि म्हटले राजा प्राचीन बरिचे प्रचेता नावाचे दहा पुत्र जेव्हा समुद्राच्या बाहेर आले तेव्हा त्यांना सगळी पृथ्वी वृक्षांनी भरून गेलेली आढळली त्यांना वृक्षांचा फार राग आला तपोबलामुळे तर त्यांचा क्रोध आणखीन भडकला वृक्षांना जाळण्यासाठी त्यांनी आपल्या मुखातून वायू आणि अग्नि उत्पन्न केले परीक्षिता जेव्हा अग्नि आणि वायू वृक्षांना जाळू लागले तेव्हा वृक्षांचा राजाधिराज चंद्र त्यांचा क्रोध शांत करीत त्यांना म्हणाला हे महाभाग्यवान प्रचेतानो आपण बिचाऱ्या झाडांचा द्वेष करू नका कारण आपण प्रजेची वृद्धी करू इच्छिणारे प्रजापती मानले गेलेले आहात अहो प्रजापतींचे अधिपती अशा अविनाशी भगवान श्रीहरींनी सर्व वनस्पती आणि औषधी यांना प्रजेच्या खाण्यापिण्यासाठी निर्माण केलेले आहे जगात पंखांनी उडणाऱ्या चालत्या फिरत्या प्राण्यांच्या भोजनासाठी फलपुष्पादी स्थिर पदार्थ आहेत पायांनी चालणाऱ्यांसाठी गवत इत्यादी बिनपायाचे पदार्थ भोजन आहेत हात असणाऱ्यांसाठी वृक्षबेली इत्यादी बिनहातांचे आणि दोन पायांच्या माणसांसाठी धान्य गहू इत्यादी अन्न आहे चार पायांचे बैल उंट इत्यादी शेतीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नासाठी सहायक आहे। हे पुण्यशील प्रचेतानो आपल्या पित्याने आणि देवाधिदेव भगवंतांनी अशी आज्ञा केली आहे की प्रजेची उत्पत्ती करा मग त्यांचे अन्न असणारे वृक्ष जाणून कसे चालेल आपण आपला राग आवरा आणि आपले पिता आजोबा पणजोबा इत्यादींनी अनुकरण केलेल्या सत्पुरुषांच्या मार्गाने जा आई वडील मुलांचे पापण्या डोळ्यांचे पती पत्नीचे गृहस्थ भिक्षुकांचे आणि ज्ञानी अज्ञानांचे हितचिंतक आणि रक्षण करणारे असतात सर्व प्राण्यांच्या शरीरांमध्ये भगवान श्रीहरी आत्म्याच्या रुपाने राहतात म्हणून आपण सर्वांना भगवंतांचे निवासस्थान समजा आणि असे कराल तर भगवंतांनाच प्रसन्न कराल जो मनुष्य अकस्मात उत्पन्न झालेल्या भयंकर क्रोधाला आत्मविचाराने शांत करतो तोच तिन्ही गुणांवर विजय मिळवतो या गरीब बिचाऱ्या वृक्षांना आणखी जाळू नका जे काही शिल्लक आहेत त्यांचे रक्षण करा त्यामुळे आपलेही कल्याण होईल या उत्तम कन्येचे पालन या वृक्षांनीच केलेले आहे हिचा आपण पत्नी म्हणून स्वीकार करा वनस्पतींचा राजा चंद्र याने प्रचेताना अशा प्रकारे समजावून त्यांना प्रमलोचा अप्सरेची सुंदर कन्या दिली आणि तो निघून गेला नंतर प्रचेतानी धर्मानुसार तिचे पाणीग्रहण केले त्या प्रचेताना त्या कन्येपासून प्राचेतस नावाचा दक्ष उत्पन्न झाला नंतर दक्षाच्या संततीने तिन्ही लोक भरून गेली कन्यांवर प्रेम करणाऱ्या त्याने प्रकारे संकल्पाने आणि वीर्याने विविध प्राण्यांची उत्पत्ती केली ती मी तुला सांगतो तू लक्ष देऊ नयक परीक्षिता अगोदर प्रजापती दक्षाने पाणी जमीन आणि आकाशात राहणारे देव असुर मनुष्य इत्यादी प्रजा संकल्पानेच उत्पन्न केली जेव्हा त्याला असे दिसले की या सृष्टीची वाढ होत नाही तेव्हा त्याने विंध्याचलावर टेकडीवर जाऊन घोर तपश्चर्या केली तेथे अघमर्चन नावाचे एक अत्यंत श्रेष्ठ तीर्थ आहे ते सर्व पापे देताने त्या तीर्थात त्रिकाल स्नान करून तपश्चर्याने भगवंतांना संतुष्ट केले दक्षाने भगवान अधक्षजांची हंसगुह्य नामक स्तोत्राने स्तुती केली त्यामुळेच भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाले ती स्तुती मी तुला सांगतो प्रजापती म्हणाले भगवंत आपली चितशक्ती अमोघ असून आपण जीव आणि प्रकृतीचे नियंत्रक आहात जे जीव त्रिगुणात्मक सृष्टीला सत्य समजतात ते आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करू शकत नाहीत कारण आपण कोणत्याही प्रमाणाने कळणारे नाही स्वयंप्रकाशी आणि परातपर अशा आपल्याला मी नमस्कार करतो जसे विषय आपल्याला प्रकाशित करणाऱ्या इंद्रियांना जाणत नाहीत तसे जीव आणि ईश्वर शरीरात एकत्र निवास करत असूनही जीव द्रष्टा असणाऱ्या तुमचे प्रकाशत्व जाणत नाही अशा सर्वशक्तिमान शक्तिमान आपल्याला मी नमस्कार करतो देह प्राण इंद्रिय अंतःकरणाच्या वृत्ती पंचमहाभूते आणि त्यांच्या तन्मात्रा हे सर्व जड असल्याकारणाने स्वतःला आणि स्वत दुसऱ्याला जाणत नाही परंतु जीव या सर्वांना आणि यांचे कारण अशा तीन गुणांनाही जाणतो परंतु तो जीव सर्वांचे ज्ञाते आणि अनंत अशा तुम्हाला जाणू शकत नाही हे प्रभू अशा आपली मी स्तुती करतो जेव्हा समाधी कालात दर्शन आणि स्मरणशक्तीचा लोप झाल्याने या नामरूप जाणणाऱ्या मनाचा लय होतो त्यावेळी आपण सच्चिदानंदमय स्वरुपाने स्वतःच प्रकाशित होत असता हे प्रभू शुद्ध हृदय मंदिरात राहणाऱ्या शुद्ध अशा आपणास माझा नमस्कार असो जसे यज्ञ करणारे लोक लाकडात सुप्त असलेल्या अग्नीला सामीधीनी नावाचा, पंधरा मंत्रानी प्रकट करतात तसेच ज्ञानी लोक आपल्या सत्तावीस शक्तींच्याद्वारा गुप्तपणे हृदयात लपलेल्या तुम्हाला शुद्ध बुद्धीन हृदयातच शोधतात जगामध्ये जो वेगळपणा दिसतो तो सर्व मायेचाच आह मायेचा निषेध केल्यानंतर परमसुखाचे साक्षात्कार स्वरूप असे आपणच शिल्लक राहता परंतु विचारांती आपल्या ठिकाणी मायेचे अस्तित्व जाणवत नाही अर्थात मायाही आपणच आहात म्हणून सर्व नामे आणि सर्व रूपे आपलीच आहे प्रभो आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे जे काही वाणीने बोलले जाते किंवा जे काही मन बुद्धी आणि इंद्रियांनी ग्रहण केले जाते ते आपले स्वरूप नाही कारण ते रूप आहे आणि आपण तर गुणांच्या उत्पत्ती प्रलयाचे अधिष्ठान आहात भगवन आपल्यामध्ये हे सर्व जग राहिलेले आहे आपल्यापासूनच निर्माण झालेले आहे आणि आपणच याची निर्मिती केलेली आहे हे आपलेच असून स्वतःसाठीच आहे याच्या रूपात निर्माण होणारेही आपण आणि निर्माण करणारेही आपणच आहात बनणे बनविणे या क्रियाही आपणच आहात आपणच सर्वांकडून काम करून घेणारे आहात जेव्हा कार्य आणि कारण यात भेद नव्हता तेव्हा सुद्धा आपण स्वयंसिद्ध स्वरुपात होतात आपण जीव जगतातील भेद आणि स्वगतभेद यापेक्षा सर्वथा वेगळे असे एक अद्वितीय ब्रम्ह आहात आपल्या शक्ती वादी प्रतिवादी यांच्यातील विवाद आणि संवाद यांचा विषय असतात आणि त्यांना वारंवार मोहाट टाकतात अनंत गुणानी युक्त सर्व व्यापी अशा आपणाला नमस्कार असो योगवादी उपासक म्हणतात की आमचे प्रभु साकार आहेत आणि सांख्यवादी ज्ञानी म्हणतात की भगवंत निराकार आहेत अशा प्रकारे ते जरी एकाच वस्तूच्या दोन परस्परविरोधी धर्मांचे वर्णन करीत असले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये विरोध नाही कारण हे दोन्ही धर्म एकाच वस्तूचे आहेत ती वस्तु म्हणजे आहे नाहीचा विरोध नसलेले सम परब्रह्म आपण आहात आपण नामरूपरहित भगवान अनंत आहात तरीसुद्धा जे आपल्या चरणकमलांचे भजन करतात त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी आपण अनेक रुपांमध्ये प्रकट होऊन अनेक लीला करता आणि त्या रुपांना आणि लिलांना अनुसरून अनेक नावे धारण करता अशा आपण माझ्यावर कृपा करावी सुगंध वाहून नेणारा वारा सुगंधित झाल्यासारखा वाटतो परंतु वास्तविक तो सुगंधित नसतो त्याप्रमाणे आपण सर्वांच्या हृदयात राहून त्यांच्या सामान्य भावनेनुसार भिन्न भिन्न देवतांच्या रुपात प्रतीत होत असता अशा प्रभूंनी माझी अभिलाषा पूर्ण करावी श्री शुकाचार्य म्हणाले परीक्षिता विंध्याचलाच्या त्या आघमर्शन तीर्थावर जेव्हा प्रजापती दक्षाने अशी स्तुती केली तेव्हा भक्तवत्सल भगवान त्यांच्या त्यांच्यासमोर प्रकट झाली त्यावेळी भगवंतांनी गरुडाच्या खांद्यांवर चरण ठेवलेले होते त्यांचे विशाल आणि दीर्घ असे आठ हात होते त्यात त्यांनी चक्र शंख तलवार ढाल बाण धनुष्य पाश आणि गदा ही आयुध धारण केलेली होती पावसाळ्यातील मेघाप्रमाणे असणाऱ्या श्यामल शरीरावर पितांबर झळकत होता मुखमंडळ प्रफुल्लित होते नेत्रातून कृपेचा वर्षाव होत होता गळ्यात वनमाला धारण केली होती वक्षस्थळावर श्री वत्सचिन्ह आणि कौस्तुभमणी शोभत होता बहुमूल किरी कडी तेजस्वी मं, मकरकृती कुंडले कमरपट्टा अंगठ्या पायातील कडी नूपुरे आणि बाजूबंद यांनी ते शोभून दिसत त्रिभुवनपती भगवंतांनी त्रैलोक्याला मोहिनी घालणारी रूप धारण केलेली होती नारद नंद सुनंद इत्यादी पार्शद आणि लोकपाल त्यांच्याबरोबर होते सिद्ध गंधर्व आणि चारण भगवंतांच्या गुणांचे गायन करीत होते हे अत्यंत आश्चर्युक्त आणि अलौकिक रूप पाहून दक्ष प्रजापती बावरला। प्रजापती दक्षाने आनंदित होऊन भगवंतांना साष्टांग प्रणाम केला झऱ्याच्या पाण्याने जशा नद्या भरून जातात तशी परमानंदाच्या उद्रेकाने त्याची इंद्रिय उचंबळून आली आणि अतिशय आनंदित झाल्यान तो काहीच बोलू शकला नाही अत्यंत नम्रपणे नम्रपणिभ्या असलखा आणि प्रजावृद्धीची इच्छा करणाऱ्या भक्तप्रजापतीला सर्वांच्या हृदयातील जाणणारे भगवान म्हणाल महाभाग्यवान दक्षा तपश्चर तू सिद्ध झाला आह कारण माझ्यावरील अत्यंत श्रद्धन तुझ्या हृदयात माझ्याबद्दल परमप्रेम उत्पन्न झालिआहा हे प्रजापते तू या विश्वाची वृद्धी व्हावी म्हणून तपश्चर्या केली आहेस यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तर जगातील सर्व प्राण्यांची वाढ भावी आणि ते समृद्ध व्हावेत हीच ही इच्छा आहे ब्रह्मदेव शंकर तुझ्यासारखे प्रजापती स्वयंभुवादी मनू तसेच इंद्रादी देवेश्वर हे सर्वजण माझ्या विभूती आहेत आणि हे सर्वजण प्राण्यांचा उत्कर्ष करणारे आहेत हे ब्रह्मन तपश्चर्या हे माझे हृदय आहे विद्या शरीर आहे कर्म आकृती आहे यज्ञ अंगे आहे, धर्म मन आहे आणि देवता प्राण आहेत जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हा फक्त मीच होतो आणि ते सुद्धा निष्क्रिय स्वरूपात आत आणि बाहेर कोठेही काहीही नव्हते मी फक्त ज्ञानस्वरूप आणि अव्यक्त होतो असे समज की सगळीकडे जणू झोपच झोप होती मी अनंत गुणांचा आधार असून स्वत अनंत आहे जेव्हा गुणमय मायेच्या क्षोभाने हे ब्रह्मांड शरीर प्रकट झाले तेव्हा यामध्ये अयोनिज आदीपुरुष ब्रम्हदेव उत्पन्न झाला जेव्हा मी त्याच्यामध्ये शक्ती आणि चेतनेचा संचार केला तेव्हा ब्रह्मदेव सृष्टीनिर्माण करण्यासाठी उद्युक्त झाला परंतु त्याला आपण सृष्टीनिर्माण कार्यात असमर्थ आहोत असे वाटले जेव्हा मी त्याला आज्ञा केली की तप कर तेव्हा त्याने घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या प्रभावाने सर्वप्रथम तुम्हा नऊ प्रजापतींची उत्पत्ती झाली प्रियदक्षा ही पंचजन प्रजापतीची कन्या असिकनी आहे हिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर आता तू स्त्री सहवासरुप धर्माचा स्वीकार कर ही असिकनी सुद्धा त्याच धर्माचा स्वीकार करील तेव्हा तू हिच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न करशील आता तुझ्यानंतर सर्व प्रजा माझ्या मायेमुळे स्त्री पुरुष संयोगानेच उत्पन्न होईल आणि माझ्या सेवेत तत्पर राहील श्री शुक म्हणतात असे म्हणून विश्वाचे जीवनदाते भगवान श्रीहरी दक्षाच्या समोरच स्वप्नात पाहिलेली वस्तू जागे होताच लुप्त होते त्याप्रमाणे अंतर्धान पावले अध्याय चौथा समाप्त